पुस्तक हसत जगाव लेखक दादाराम साळुंखे प्रकरण सहावे शब्दातील सामर्थ्य संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच असे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका शब्दाचे महत्व अगाध आहे नवनिर्मितीचे कार्य जसे शब्द करते तसे भल्याभल्यांना उद्ध्वस्त करण्याचे कामही शब्दच करतात शब्दाच्या मागे ज्ञानाची साधना आणि कार्याचा अनुभव असतो अशा शब्दांच्या सामर्थ्यापुढे दुष्ट प्रवृत्तीही नतमस्तक आहे नारदांच्या शब्दांनी वारल्यासारख्या दरोडे झालेले परिवर्तन आपण सर्वांना माहीत आहे नारायण नारायण म्हणत नारदमुनी जंगलातून जात असताना अनेकांना लोटून त्यांना जिवे मारणाऱ्या वाल्या कोळीसमोर येतो तरीही नारायण शब्दाचा उच्चार नारदमुनी करत राहतात वाल्या त्यांना मारण्यासाठी कुरहाड उगारताच नारदमुनी म्हणतात माझ्याकडून तुला काही मिळणार नाही परंतु मला एका प्रश्नाची उत्तर दे तुझ्या या पापात घरातील सर्व वाटेकरी आहेत का नारदांच्या या शब्दांनी वाल्या घरी गेला घरातील सर्वांनी त्याला नकार दिला तेव्हा नारदांनी त्याला उपदेश केला तेव्हा तो राम या शब्दाचा उच्चार करीत एका जागी बसून राहिला राम या शब्दाचा मरा असा उच्चार करणाऱ्या वाल्या राम असा शुद्ध शब्द उच्चारू लागला आणि या शब्दाच्या सामर्थ्यानेच तोपडे वाल्मिकी झाला दोन अक्षरांमध्ये असलेली ताकत, माणसाच्या अंतकरणाच्या गाभाऱ्यात विचारांचा सुगंध निर्माण करते याचा प्रत्यय वाल्मिकींना आला एकदा गौतम बुद्धांना जंगलातून जाण्याचा जा प्रसंग आला अनेकांनी त्यांना जंगलातून न जाण्याची विनंती केली परंतु ज्ञानाने प्रकाशित झालेली प्रकाशमान माणसं भीती मोह मत्सर या सर्वांच्या पलीकडे गेलेली असतात गौतम बुद्ध आत्मविश्वासाने जंगलात शिरले एवढ्यात अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर त्यांच्या समोर आला आणि बुद्धांना दडावले त्याचा काही परिणाम त्यांच्यावर झाला नाही ते चालत राहिले तेव्हा तो म्हणाला मी तुला थांबायला सांगितले आणि तू चालत राहिला आहेस तुला शरम वाटत नाही तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले मी राग लोभ द्वेष आणि विकारांनी कधीच विचलित होत नाही मी सद्धर्माच्या पायावर खंबीरपणे उभा आहे तू मात्र स्वार्थासाठी दरोडेखोरी करून निरपराध लोकांना ठार मारून सन्मार्गापासून विचलित झाला आहेस बुद्धाचे शांत आत्मविश्वासपूर्ण शब्द ऐकून अंगोली मालाच्या मनातील सैतान चारी मुंड्या चीत झाला आणि पुढच्या क्षणी त्यांनी बुद्धांचे पाय धरले भूदान आंदोलनाचे प्रणेते जीवनाचा अवैध शोध घेणारे तपस्वी विनोबा भावे यांच्याही बाबतीत असाच प्रसंग घडला एखाद्या गुहेत खूप वर्षापासून अंधार असलं तरी छोटीशी पंथी तिथी एका क्षणात तो अंधार दूर होतो त्याचप्रमाणे शब्दांच्या विचारांच्या सामर्थ्याने महापापी हा महापुण्यवान बनू शकतो संभाळच्या खोऱ्यात अनेकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लच्छी पंडित एके दिवशी कनेरा गावी येऊन विनोबांच्या पायावर लोळण घेऊ लागला विनोबांच्या विचाराने तो प्रभावित झाला होता तो म्हणाला वर्तमानपत्रातील तुमचे विचार वाचून मी केलेल्या कुमार्गाची कबुली तुमच्याजवळ द्यायला आलो आहे तेव्हा विनोबा म्हणाले तुम्हाला जी शिक्षा होईल ती भोगावी लागेल तुमच्यावर अत्याचार होणार नाही याची मी काळजी घेईन तुम्ही केलेल्या वाईट फळ तुम्ही इथे भोगले नाही तर पुढच्या जन्मात भोगावे लागेल तेव्हा ते आताच भोगा बाबांच्या शब्दांनी लच्ची काळ्या झाला आणि आपल्या सात साथीदारांबरोबर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि म्हणाला आजपासून आमचे नवे जीवन सुरु झाले तुलसीदास म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात चांगली व वाईट बुद्धी असते वाईट असणाऱ्या बुद्धीला महात्म्यांच्या शब्दांचे लेहने चढले तक्षणात त्याच्यामध्ये सत्याचा टवटोळीतपणा येईल आणि तोही निर्मळ जीवनाचा आनंद घेऊ शकेल आपल्या आवाजाच्या जादूने संतांचे अभंग जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी एकदा कार्यक्रमासाठी जंगलातून जात असताना अचानक काही दरोडेखोर समोर आले त्यांनी गाडीतील लोकांना मारायला सुरुवात केली तेव्हा त्यातील ते ते एक एकजण म्हणाला अहो मारू नका हे पंडित भीमसेन जोशी आहे काही वेळानी विश्वास बसल्यावर ते सर्वजण पंडितजींच्या पाया पडले आणि माफी मागितली त्या टोळीचा प्रमुख म्हणाला पंडितजी तुमच्या गाण्याने आमचे कान तृप्त होतात तुम्ही बिंदास पुढे जावा कोणी अडविले तर माझे नाव सांगा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही कानतृप्त करणारे शब्द केवढी प्रचंड ताकद या शब्दात आह सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या महात्मा गांधीजींच्या शब्दातील सामर्थ्य अफाट होते। त्यांचा प्रत्येक शब्द कार्यकर्त्यांचे काळीच भेदून जाणार होता त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता अहिंसात्मक कार्य करण्यास प्रवृत्त होत होता याच शब्दांच्या ताकदीने महाराष्ट्राला संयुक्त ता महाराष्ट्र करण्यास सिंहाचा वाटा उचलला मूल देशपांडे यांनी याच शब्दांच्या जोरावर मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनातील प्रसंग मिश्किलपणे मांडले याच शब्दांच्या जोरावर किरण बेदींनी तिहार तुरुंगात क्रांती घडविली म्हणून शब्दांचा वापर हृदयापासून केला तर समाजातील दुष्टप्रवृत्ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल